पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रकरण 91, प्रार्थना प्रवचन ऑगस्ट पंधरा एकोणीशे सत्तेचाळ ही सभा राजबगान मैदानात झाली होती कलकत्ता ऑगस्ट पंधरा एकोणीशे सत्तेचाळ हिंदू आणि मुसलमान अगदी परिपूर्ण मैत्रीच्या वातावरणात भेटत असल्याबद्दल गांधीजींनी कलकत्त्याचे अभिनंदन केले मुसलमान आनंदाच्या त्याच घोषणात येत होते ज्या हिंदू देत होते किंचितही संकोच न करता तिरंगा ते तिरंगा फडकावत होते इतकेच काय मुसलमान हिंदूंना आपल्या मशिदीत प्रवेश देत होते आणि हिंदू मुसलमानांना आपल्या मंदिरात या बातमीने त्यांना खिलापतीच्या दिवसांची आठवण आली तेव्हाही हिंदू आणि मुसलमान भावाभावाप्रमाणे राहत होते ते दोघेही दंगलीच्या विषाचा प्याला प्याले होते हे याचे साधे कारण आहे यामुळे मैत्रीच्या या, मैत्री या अमृताची चव हो, आता पूर्वीपेक्षाही जास्त गोड लागेल असे असले तरी एका विशेष वस्तीत गरीब मुसलमानाला त्रास दिला जात असल्याच ऐकून त्यांना दुःख झाले सह कलकत्ता आता नहमीकरता सांप्रदायिक विषाणूपासून मुक्त होईल अशी त्यांना आशा होती असे झाले असते तर त्यांना खरोखरच पूर्व बंगाल आणि उर्वरित भारताची भीती वाढण्याच कारण राहणार नव्हतं लाहोरमध अजूनही हळ कायम असल्याच ऐकूनही त्यांना दुःख होत होत कलकत्त्याच उदात्त उदाहरण जर खरोखर प्रामाणिकपणाच अस्विर त्याचा परिणाम पंजाब आणि भारताच्या इतर भागावर होणे अपरिहार्य आहे अशी ते आशा करू शकत होते यानंतर त्यांनी चितगावचा उल्लेख केला पाऊस माणूस पाहून येत नसतो त्यांनी मुसलमान आणि हिंदू या दोघांनाही आपल्या विळख्यात घेतले होते गांधीजी म्हणाले की चितगावच्या दुःखी लोकांशी एकरूप होणे हे संपूर्ण बंगालचे कर्तव्य आहे भारत आता स्वतंत्र झाला आहे हे पाहून लोकांनी राजभवनाचा तावा घेतला आणि त्यांनी प्रेमाने राज्यपाल राजाजींना वेडा घातला जनतेच्या शक्तीचे हे प्रतिकात्मक चिन्ह असेल तो याचा त्यांना आनंदच होईल परंतु लोकांना जर असे वाटत असेल की सरकारी आणि इतरांच्या मालमत्तेसंबंधी आपण काहीही करू शकतो तर मी अस्वस्थ आणि दुःखी होईल असे करणे म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाची बेबंदश आहे लोक ज्याप्रमाणे राजभवनात घुसले त्याचप्रमाणे त्यांनी तो रिकामा करावा लोकांना इशारा देत म्हणाले की आता तुम्ही स्वतंत्र आहा परंतु तुम्ही तुमच्या स्वातंत्र्याचा उपयोग शून्यपणाने केला पाहिजे जे युरोपीय लोक भारतातच राहिले त्यांच्याशी तुम्ही त्याच सौजन्याने वागायला पाहिजे त्या सौजन्याची तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करता तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही स्वतः अखेरीज कोणाचेही मालक नाही यामुळे तुम्ही कोणावरही त्याच्या इच्छेविरुद्ध काही करण्याची सक्ती करू शकत नाही प्रकरण ब्याण्णव प्रार्थना प्रवचन ऑगस्ट सोळा एकोणीसशे कलकत्ता ऑगस्ट सोळा एकोणीसशे चितगाव सेवा सदन येथे प्रामाणिकपणे संस्थेची सेवा करणाऱ्या वयस्कर मेहतांनीकडून तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले याबद्दल गांधीजींनी प्रसन्नता व्यक्त कली याचप्रमाणे जिल्हा काँग्रेस समितीतील ध्वजारोहणही एका हरिजन मुलीन कलि ह आपल्या धोरणानुसार आणि कलकत्त्यातील बंधुत्वाच्या भावनेनुसारच आह त्यांनी आशा व्यक्त केली, की ही भावना अशीच कायम राहील आणि हिंदू धर्मात अस्पृश्यता आणि विषमता यांचे पूर्णपणे निर्मूलन झाल असेल तसेच सुद्धा, एकाच इश्ऱ्यापासून निर्माण झालि असल्यामुळे आपण परस्परांशी कधीही भांडणार नाही ही भावना जर कायम राहिली तर ती भारताच्या कानाकोपऱ्यात पसरत मग खाली वा पंजाब पंजाबमधे दंगलीची भीती राहणार नाही यानंतर जमावाने राजभवनाचा ताबा घेतल्याच्या घटनेकड वळले प्राचीन भारतात दाराला कुलूप लावण्याची गरज नव्हती अशी इतिहासकारांची साक्ष आह राम चोरी माहीत नव्हती आपल्या प्रामाणिकपणाची आणि सत्यशीलतेची अशी परंपरा आहा राजभवन रिकामे करण्याकरता जमावाला प्रवृत्त करावे म्हणून सैन्य बोलवावे लागले ही शर्माची गोष्ट आहे राजभवनातील काही प्लेटा चोरीला गेल्या याचेही त्यांना दुःख होत होते ते म्हणाले की त्या प्लेटा राजभवनामध्ये परत करण्यात आल्या तर मला आनंद होईल त्यानंतर त्यांनी एका अमेरिकी मित्राचा उल्लेख केला तो म्हणाला होता की कायदे आजमजीनांना मला सांगितले की आता हिंदुस्थान जगाला दाखवून देईल की आम्हा दोघांमध्ये कोणतेही भांडण नाही आणि अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक समुदायी नाहीत राजाजी तुमचे राज्यपाल यांनी सुद्धा या माहितीला दुजारा दिला प्रकरण त्र्याण्णव प्रार्थना प्रवचन ऑगस्ट सतरा एकोणीसशे सत्तेच्या हि भाषण व्हिक्टोरिया नर्सरी ग्राउंड नारकेलडांगा इथं झाल होते कलकत्ता ऑगस्ट सतरा एकोणीसशे गांधीजी म्हणाल की शहीद साहेबांकरता गोड बोलणे शोभेचे आह तसमर्थनीय आह त्यांच्या भाषणात कोणतीही अतिशयक्ती नाही परंतु मला काही गोष्टींकडे तुमचे लक्ष वेधणे आवश्यक वाटते या विविध गोष्टी क्षम्य आहेत असे म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आहोत कलकत्त्यात अशी काही ठिकाणी आहेत की जिथे सर्व काही चांगले नाही मी असे ऐकले आहे की एका ठिकाणी मुसलमान रहिवाशांना तिथे राहणारे हिंदू परत येऊ द्यायला तयार नाहीत त्यांना आपल्या घरात परतायचा अधिकार आहे हे सर्व अनुचित आहे निरोगी शरीरात एखादा विषाक्त गुळ असावा तसेच वेळीच त्या गळूवर उपचार केला नाही त विष संपूर्ण शरीरात पसरू शकत यानंतर त्यांनी मुस्लिम लीगचे सचिव महम्मद हबीबुल्ला बहार यांनी पाठवल पत्र उद्धृत केले, प्रभावशाली लोकांची एक संयुक्त समिती तयार करावी व तिन कलकत्त्यात जे चांगले काम करण्यात आले तिक चीरस्थायी व्हाव म्हणून पूर्व आणि पश्चिम बंगालमध्या समितीनं जाव अशी एक चांगली त्यांनी सूचना कल्ली आहा या सूचनेवर त्वरित कार्यवाही करण्यात अशी गांधीजींनी अपेक्षा व्यक्त केली गांधीजी म्हणाले की बहार यांनी केलेल्या दुसऱ्या सूचनेप्रमाणे पूर्व बंगालमध पुरामुळे जो हा हक्का निर्माण झाला आहे त्याकरता हिंदू आणि मुसलमानांची एक समिती बनवण्यात यावी गांधीजी या सूचनांशी सहमत झाले आणि त्यांनी अशी आशा व्यक्त केली की हा विषय कार्यक्षम पद्धतीनं हाताळण्याकरता हिंदू आणि मुसलमानांची एक संस्था असावी पैशापेक्षाही अन्नधान्य आणि स्वयंसेवकाची गरज जास्त आह कलकत्त्याच्या महापौरांनी मदत कार्याकरता माझ्याकड़ 15,000 हजार रुपयांचा धनादेश पाठवला आहे या धनादेशाकरता गांधीजींनी त्यांचे आभार मानले ही रक्कम योग्य प्रकारे उपयोजली जाईल असे मी पाहीन असे गांधीजी म्हणाले यानंतर गांधीजी चंद्रनगरच्या बातमीकडे वळले माझ्याकडे आलो वृत्त खरे असल तर तिथे स्वतःला सत्याग्रही म्हणणाऱ्या पण वास्तवात दुराग्रही असणाऱ्या लोकांनी प्रशासकाच्या बंगल्याला घेराव घातला होता असे सांगण्यात आले आहे की हे पाऊल उचलण्याकरता माझी संमती आहे हे साफ खोटे आहे, हे मी सांगायलाच पाहिजे काही लोक माझ्याकडे आले होते आणि माझ्याकड़ सत्याग्रहाकरता वेळ नाही असे मी त्यांना सांगितल होते दुराग्रहाकरता माझ्याजवळ कधीही वळ असू शकत नाही अशा गोष्टींकडे पाण्याकरता पंडित नेहरू आह काही झाले तरी फ्रेंच महान लोक आहेत ते स्वातंत्र्यप्रेमी आहेत भारतातील फ्रेंच वसाहतीसंबंधी भारतीय लोक काही चुकीची कृती करत असतील तर त्या, त्या वसाहतीचे संरक्षण करणे भारताकरता बंधनकारक असल्यामुळे सत्य काय आहे व त्यासंबंधी काय करता त्या येऊ शकते ते पाहण्याकरता मुख्यमंत्री चंद्रनगरले गेले हे पाहून मला आनंद आला शहीद साहेबांच्या आणि त्यांच्या संरक्षणाकरता ठेवलेल्या पोलिसांशी जनता जो व्यवहार करत होती त्यासंबंधी गांधीजी पुढे चर्चा करू लागले ते म्हणाले की पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे अतिशय चूक आहे ते अतिशय कठीण काम कमालीच्या शांततेने आणि सोजनाने करत आहेत जमाव आणि कायदा आपल्या हातात घेणे चूक आहे यामुळे गुलामगिरी स्वातंत्र्य नाही गांधीजी म्हणाले की आपल्या संरक्षणाकरता पोलिसांचे संरक्षण काढून घ्यावे असे अधिकाऱ्यांना सांगण्याचा सा माझा विचार आहे कारण सार्वजनिक कर्तव्य पार पाडत असताना पोलिसांचा अपमान व्हावा हे मला रास्त वाटत नाही असे असल्यामुळे जमाव आणि पूर्णपणे नियमानुसार वागावे म्हणजे आपल्याला आवश्यक कृती करण्याची कदाचित गरज पडणार नाही आज पोलिस आणि सैन्य हे सर्व अखेरीस आपले सेवक आहेत मालक नाहीत अखेरीस गांधीजींनी येऊ घातलेल्या सा, ईदचा सण सादर करण्याबद्दल उल्लेख केला ते म्हणाले की दक्षिण आफ्रिकेत 20 वर्ष मी मुसलमानांबरोबर मशिदीत ईदच्या सणात सहभागी होत असे परंतु आता कलकत्ता शहरात सद्भावनेचा पूर आलेला असल्यामुळे प्रत्येकाडे हे पाऊल उचलावे अशी माझी अपेक्षा आहे असे केल्याने मैत्री भावना चिरस्थायी होऊ शकेल भावनांची लाट आली असताना तिच्यात सहभागी होणे सोपे असते परंतु असे रचनात्मक कार्यकर्ते निर्माण करणे कठीण असते की जे दिवसेंदिवस सतत कष्ट करून ती भावना स्थिर करण्याकरता प्रयत्न करतील असे काम शहरात झालेले मला आवडेल आणि असे झाले तर संपूर्ण देशात याचा प्रभाव जाणवेल याची मला खात्री आहे तुम्ही जर असे करण्यात चुकला तर आजचे स्वातंत्र्य नऊ दिवसांची नवलाई ठरेल प्रकरण सौऱ्याण्णव प्रार्थना प्रवचन ही सभा मोहो मेडन स्पोर्टिंग क्लबमध्ये भरली होती व तिच्यात पाच एक लाख लोक उपस्थित होते बेलिया घाटा ऑगस्ट अठरा एकोणीसशे सत्तेचाळीस इथे हजर असलेल्या सर्व मुसलमानांना ईद मुबारक इच्छिणे हे माझे पहिले कर्तव्य आहे एक वेळ अशी होती की जेव्हा हिंदू आणि मुसलमान हे दोघेही या दिवशी परस्परांना आलिंगन देत असत मी कबूल केले पाहिजे की अनेक वर्षानंतर मी हे दृश्य पाहत आहे मुस्लिम लीग नॅशनल गार्ड आणि काँग्रेसच्या सदस्यांना आणि स्वयंसेवकांना स्वयं इथे पाहून मला फार आनंद होतो असे आहे खरे आहे परंतु हे ऐक्य कायम टिकले पाहिजे आपल्याला ब्रिटिशांची जागा घ्यायची आहे आज पाहिलेले दृश्य मी कधीही विसरणार नाही प्रकरण पंच्याण्णव प्रार्थना प्रवचन ऑगस्ट एकोणीस एकोणीसशे सत्तेचाळ कलकत्ता ऑगस्ट एकोणीस एकोणीसशे सव्वा तास उशी झाल्याबद्दल गांधीजींनी क्षमा मागितली गांधीजी म्हणाले की याकरता माझ्याबरोबरच्या लोकांचा दोष नव्हता हो कांचनपाडा येथील बहुसंख्य हिंदूंच्या गैरवर्तनामुळे मुख्यमंत्री शईफ साहेबांना मला आणि इतरांना कांजन पडायला जावे लागले यानंतर परत असताना जय करून आपला आनंद व्यक्त करण्याकरता काही लोकांनी आम्हाला थांबवले अशा प्रकारच्या जय जयकाराच्या बाबतीत संयम ठेवला नाही तर तो तुमच्या नेत्यांना मारून टाकेल आणि मग तुम्ही तुमच्या प्रेमालाच दोष द्याल तुम्ही, तुम्ही, तुम्ही पाहत असलेल्या या बंधूभावामुळे तुम्हाला जो इतका आनंद होत आहे त्याबद्दल मी तुम्हाला सावध करू इच्छितो त्यामागे असलेली बराकपूर कांचनपाडा आणि इतर ठिकाणची उदाहरणे मी देऊ शकतो याबद्दल कारणे देण्यात वा घटनेचे गांभीर्य कमी करण्यात काहीही अर्थ नाही पाकिस्तानात म्हणा वा हिंदुस्थानात म्हणा बहसंख्याकाकरता कारण दाखवण्याची वा एखाद्या गोष्टीचे गांभीर्य कमी करण्याची काहीही सोय नसते बहुसंख्याक हिंदूंना जर त्यांचा धर्म अमूल्य वाटत असेल तर त्यांनी तो, तो कोणतेही मूल्य देऊन जपला पाहिजे त्यांच्याकडे न्यायाकरता पाहणाऱ्या अल्पसंख्याकांच्या सीमा वा चुकांकडे त्यांनी दुर्लक्ष करावे एका मुसलमान मित्राने माझ्यासमोर केलेले वक्तव्य मला लाजने खाली मान घालून ऐकावे लागले होते, सुस्कारा सोडता तो म्हणाला की बहुसंख्य हिंदूंच्या गुलामगिरीशिवाय आमच्याकरता काही शिल्लक राहिल नाही आणि मशिदीमध्य आम्ही प्रार्थना करत असताना वाद्य वाजल तरी आम्हाला तुपचुप सहन कराव लागलमानांकडून माझ्यावर नैराश्याची अशी वेळ येऊ शकली नसती ज्या मित्राने वरील उद्गार काढले त्याच्या अनाहूतपणे लक्षात आल नाही की बहुसंख्य मुसलमान याचा बदला पाकिस्तानमधील हिंदुस्तान व पाकिस्तानमध्ये असे होणार नाही अशी मला आशा आहे प्रत्येक बहुसंख्य समाजाने दुसरा बहुसंख्य समाज काय करतो याचा विचार न करता नम्रपणे आपले कर्तव्य पार पाडणे ही योग्य गोष्ट आहे यामुळे जोपर्यंत पाकिस्तान व संघ राज्याच्या प्रधानमंत्र्यांमध्ये एखाद्या मार्गाबद्दल एकमत होत नाही तोपर्यंत ब्रिटिश शासनांतर्गत जे नियम बळजबरीने लादण्यात आले होते त्यांचे दोन्ही राज्यांमध्ये स्वयंस्फूर्तीने पालन करण्यात यावेत ज्यांना आपल्या अहंकारात असे वाटते की अल्पसंख्यांकावर आपण आपली इच्छा बळजबरी लादू शकतो ते मूर्ख आहेत आणि भयानक चूक करत आहेत यामुळे सध्या जे सदिच्छेचे वातावरण निर्माण झाले आहे ते टिकवण्याकरता आपण कोणत्याही परिस्थितीत न्यायाने वागलो पाहिजे